पुस्तक बहुरूप गांधी लेखिका अनु बंदोपाध्याय वाचक विद्यापाटील प्रकरण बाविसावे लेखक गांधीजींनी बरीच पुस्तक लिहिली त्यातली बरीचशी पुस्तक म्हणून लीली नव्हती त्यांचा सत्य आणि अहिंसा स्वदेशी आणि सरखा यांच्यावरच्या लेखांचे भाषणांचे संग्रह आणि स्त्रियांपुढे विद्यार्थ्यांपुढे राजांपुढे झालेल्या भाषणांचे संग्रह या स्वरुपात पुस्तकं झाली गांधीजींना फार चांगले लेखक म्हणून ओळखत असत त्यांनी कधीही कानांना सुखद म्हणून सुंदर भाषेचे प्रयोग केले नाहीत किंवा ते कुठल्या शैलीच्या आहारी गेले नाहीत त्यांची स्वतःची अशी जोरदार उगवती शैली होती त्यांच्या लेखनात त्यांच्या आशा त्यांचा विश्वास त्यांची दुःख त्यांच्या निराशा प्रतिबिंबित होत त्यांच्या जीवनपद्धतीप्रमाणेच त्यांची लेखनशैली साधी स्वच्छ नेमकी आणि अकृत्रिम होती काही ब्रिटिश वळसाळ्या म्हणत की गांधीजी जे म्हणायचं ते उत्तम इंग्रजीत म्हणत त्यांचं लेखन थेट असे आणि त्यांचे शब्द वेचक असत गांधीजी म्हणत की मागे विचाराचं बळ असल्याशिवाय त्यांच्या तोंडून किंवा लेखणीतून एकही शब्द निष्ठत नसे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतल्या एका प्राध्यापकांनी गोलमेज परिषदेच्या वेळेचं गांधीजींचं भाषण तयार करायला त्यांना मदत केली होती त्यांनी म्हटलं होतं गांधीजींचं इंग्रजीतल्या अवयांवर जेवढं प्रभुत्व आहे तेवढं असलेल्या दुसरा कोणी भारतीय मला माहीत नाही मी खूप मेहनत घेऊन मजकूर तयार करत असे गांधीजी त्यावर एक नजर फिरवत आणि कुठेतरी एक दोन अवयांचा बदल करत आणि त्यांना एवढा चमत्कार व्हायचा की माझा अर्थ बदलून तो गांधीजींचा अर्थ व्हायचा गांधीजींनी निवडक इंग्रजी लेखकांचं साहित्य आणि बायबल काळजीपूर्वक वाचलं होतं त्यामुळे अचूक शब्द निवडण्याची कला त्यांच्यापाशी होती त्यांचं वाचन अफाट होतं आणि त्यांनी ते सर्व पचवलेलंही होतं त्यांनी तरुणपणी भारतीय विद्यार्थ्यांसाठी लंडन गाईड नावाची पुस्तिका लिहिली होती तो त्यांचा लेखनाचा पहिला प्रयोग होता त्यात लंडनचे बरेच उपयुक्त तपशील होते त्यानंतर दोन पुस्तिका त्यांनी लिहिल्या आय अँड अपील टू एव्हरी ब्रिटन आणि द इंडियन फ्रँचायझीज पहिल्या पुस्तिकेत नाताळमधल्या भारतीयांची परिस्थिती आणि दुसरीत नाताळमधल्या भारतीयांच्या मताधिकाराबद्दल लिहिलं होतं त्यानंतर आलेल्या ग्रीन पॅम्पलेटची भाषा सरकारी अहवालांसारखी निवेदनाची होती प्रथम प्रकाशनानंतर एका महिन्यानं त्यांनी दुसरी सुधारित आवृत्ती छापली या पुस्तिकेचा साराव जेव्हा दक्षिण आफ्रिकेतल्या वृत्तपत्रांनी छापला तेव्हा तो वाचून युरोपियन लोक संतप्त झालेत याचा परिणाम असा झाला की त्यानंतर जेव्हा गांधीजी दक्षिण आफ्रिकत्तआल संतप्त गोऱ्यांनी त्यांना घेरलं आणि त्यांना मारून टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांना असा अनुभव आला की त्यांचं लेखन संक्षिप्त करता येत नसतःला कमीतकमी शब्दात लखनाची कला साध्य होती त्यांनी काँग्रस्तची घटना तयार केली होती आणि अनक्क ठराव लिहिले होते गांधीजींच्या आहाराच्या प्रयोगांविषयी त्यांच्या अ गाईड टू हेल्थ नावाच्या पुस्तिकेत नोंदीआहेत त्यांनी गुजराती इंडियन ओपिनियनमध्ये लिहिलेल्या लेखांचं ले ले ले ते इंग्रजी भाषांतर आहे हे पुस्तक भारतात आणि विदेशात खूप लोकांनी वाचलं आणि त्याची इंग्रजीत युरोपियन भाषांमधे आणि भारतीय भाषांमधे भाषांतर झाली जेव्हा एखादी कल्पना त्यांच्या मनाचा ताबा घेत असे तेव्हा कोण काय म्हणेल याची जराही भीतीनं बाळगता ते त्याबद्दल लिहित असत त्यांची लिहिण्याची उर्मी इतकी तीव्र असे की ते धावत्या गाडीत आणि हलत्या बोटीतही लिहीत असत अठराशे शहाण्णवमध्ये भारतात परत येताना त्यांनी बोटीवर द ग्रीन पॅम्पलेट लिहिलं त्याचं हिंदी स्वराज्य हे आधुनिक संस्कृतीवरचं टीकात्मक लेखन त्यांनी सलग इंग्लंड ते दक्षिण आफ्रिकेच्या सागरी प्रवासात 1909 नऊ मध्ये लिहिलं ते बोटीवर मिळणारं लेखन साहित्य वापरत आणि उजव्या हातानं लिहून दमायला झालं तर ते डाव्या हातानं लिहीत दहा दिवसात त्यांनी ते पुस्तक पूर्ण केलं टॉलोस्टा यांनी ते वाचलं आणि म्हणाले की अहिंसक मार्गाने विरोध करण्याचा मार्ग भारतापुरताच महत्वाचा नाही तर तो संबंध जगाच्या दृष्टीन महत्वाचा आहे कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम नावाची पुस्तिका देशाच्या उभारणीच्या संदर्भात होती ती त्यांनी रेल्वत लिहिली त्यांच्या लेखनात क्वचितच काही द्रुस्तीच्या खुना असत त्यात बदलही क्वचित करावा लाग हे का शक्य होत असे याबद्दल ते म्हणत की सत्याच्या उपासनतून ही आध्यात्मिक शिस्त येत तिच्यामुळे हे शक्य होतं एखाद्या कल्पनेचं भाषांतर करताना अचूक शब्द निवडण्याची त्यांची क्षमता विलक्षण होती ते कधी शब्दाला शब्द असं भाषांतर करत नसत डेथ डान्सला ते पतंग नृत्य म्हणत रस्कीनचं अन टू द लास्ट वाचल्यानंतर त्यांना वाटलं की हा तर आपल्या विश्वासांचा प्रतिध्वनी आहे त्यांनी ते गुजरातीत भाषांतर केलं त्याचं नाव त्यांनी सर्वोदय ठेवलं कालाईलच्या लेखनातून काही भाग आणि कमाल चरित्राचा चा चा काही भाग त्यांनी गुजरातीत आणला त्यांनी लिहिलेला स्टोरी ऑफ अ सत्याग्रही हे जणू दुसऱ्या भाषेत आलेलं प्लेटोचं डिफेन्स अँड डेथ ऑफ सॉक्रेटीस आहे गांधीजी तुरुंगात होते तेव्हा त्यांनी आश्रम भजनावलीचं इंग्रजीत भाषांतर केलं आणि काही भारतीय संतकवीच्या काही कवितांचंही भाषांतर केलं या पुस्तकाचं नाव Songs from Prison असं होतं गांधीजींनी त्यांचं आत्मचरित्र गुजरातीत लिहिलं त्यांनी अशा साध्य पण प्रभावी लेखनशैलीची वाचकांना ओळख करून दिली की त्यामुळे गुजराती भाषा ही लोकांची भाषा झाली या आत्मकथेचं इंग्रजी भाषांतर द स्टोरी ऑफ माय Experiments with Truth अनेक मान्यवरांना उत्तम साहित्यकृती म्हणून मान्य झालेलं आह या आत्मकथेतून या जगप्रसिद्ध व्यक्तीचं व्यक्तिमत्व तर उलगडतच पण त्याचबरोबर त्यांच्या लेखणीतून साकारलेली त्यांचे पालक पत्नी मित्रमंडळी यांची चित्र पाहायला मिळतात त्यातले नाट्यपूर्ण प्रसंग आणि उत्सुकता कायम ठेवण्याची शैली आदलेमधले संवाद यांनी वाचक खेळून राहतात जवळजवळ सर्व भारतीय भाषांमधे या आत्मकथ भाषांतर झालं आणि इंग्रजी फ्रेंच रशियन जर्मन चीनी आणि जपानी भाषेतही ती भाषांतरित झाली त्यांच्या सर्व लेखनात सत्य उच्च नैतिक मूल्यांचा आग्रह असतो पण ते लेखन म्हणजे असे वागा असे वागू नका याची कोरडी यादी नाही त्यांनी मुलांसाठी बाल पोथी आणि नीतीधर्म ही नैतिक शिकवणुकीची पुस्तकं लिहिली मुलांना जो प्रत्यक्ष आचरणात आणता येणार नाही असा काहीही उपदेश त्यांनी करायला नव्हता ते आश्रमातल्या मुलांना जी पत्रं ती गमतीशीर पण आणि त्यात काही सूचनाही असत ते फार मोठे पत्रलेखक होते आणि एका दिवसात पन्नास पत्र लिहू शकत त्यांच्या सुमारे एक लाख पत्रांचा संग्रह त्यांच्या लेखन साधनेचा एक महत्वाचा भाग आहे गांधीजी कलेसाठी कला या विचारप्रणालीच्या विरुद्ध होते त्यांच्या मते कलेला सत्याचं अधिष्ठान असलंच पाहिजे आणि जर साहित्य माणसाला प्रगतीकडे नेत असेल तरच त्याचं काही मूल्य आहे असं ते म्हणत भारतातल्या अर्धपोटी जनतेला चांगल्या गोष्टीची भूक होती आणि शेतकरी बैलांना हाकताना आवडीनं म्हणेल अशा छोट्या गाण्यांची जरुरी होती असे त्यांना वाटे म्हणजे ते वाईट शिवाय विसरून जातील साहित्यिकांच्या अधिवेशनात त्यांनी लेखकांना उद्देशून म्हटलं तुमच्या मनात या लाखोमुख लोकांना काय हवं आहे आणि त्यांना काय आवडेल पचेल याचा विचार तरी येतो का आपलं साहित्य कोणासाठी असणार आहे मी त्यांना काय वाचून दाखवायचं एक उदाहरण म्हणून ते डीन फरार या लेखकाच्या ऑफ ख्राईस्ट या पुस्तकांचा उल्लेख करत इंग्लंडमधल्या सामान्य लोकांना कळेल अशा भाषेत पुस्तक लिहिलं आह गुजराती इंडियन ओपिनियन मध त्यांनी गुजरातीत अनेक विशेष स्त्रीपुरुषांची व्यक्तिचित्र रेखाटली त्यांचे आवडते कवी तत्त्वज्ञ रामचंदबाई होत त्यांचं चरित्र लिहिण्याची जेव्हा गांधीजींना विनंती कली तेव्हा तिणाल मला त्यांच्याबद्दल लिहायचं असल तर मला त्यांच्या घराचा त्यांच्या खेळाच्या मैदानाचा काळजीपूर्वक का अभ्यास करायला लागल त्यांच्या मित्रांना शाळा सोबत्यांना नातेवाईकांना आणि अनुयायांना भेटावं लागल अशावेळी देखील त्यांचं मार्गदर्शक तत्व सत्य हेच होतं कल्पना हे नव्हतं भारतीय महाकाव्यामध्ये असलेले प्रसंग उदाहरण आणि नीतीमूल्य यांचे संदर्भ गांधीजी नेहमी देत राम कृष्ण आणि महम्मदाच्या जीवनातल्या गोष्टी सांगत त्यामुळे जनसमुदायाला या कल्पना समजणं सोपं जाई आणि गांधीजींना त्यांच्या हृदयाला स्पर्श करण्याची विलक्षण शक्ती मिळत असे समाजातल्या अभद्र गोष्टींवर टीकासा सोडताना गांधीजी मागे पाहत नसत गोऱ्या लोकांचा काळ्यांवर अत्याचार किंवा गुंडगिरी करणं सर्व नान्नी हरजनांवर अत्याचार करणं किंवा स्वार्थी काँग्रेस जनांनी शुभ्र खादीधारी गुंड होणं सर्वांवर गांधीजींची लेखणी चापकासारखी कडाडून तुटून पडत असे त्यावेळी याविषयी त्यांनी जी भाष्य वर्तवली ती आजही खरी सिद्ध होत आहेत एकदा लॉर्ड कर्जननं असं वक्तव्य केलं की सत्याचा आदर्श मानणं ही बरीचशी पाश्चात्य कल्पना आहे याला विरोध करताना गांधीजींनी रामायण महाभारत आणि वेदांमधली अनेक उदाहरणं देऊन सिद्ध केलं की भारतात प्राचीन काळापासून लोक सत्यानं स्वागत होते त्यामुळे लॉर्ड कर्जन यांनी भारतावर जो निराधार अपमानकारक कलंक लावला आहे तो त्यांनी सभ्य ब्रिटिश माणूस म्हणून मागे घ्यावा गांधीजी एकदा म्हणाले होते महम्मद आणि त्यांचा शांततेचा संदेश आज कुठे आहे आज तर महम्मद भारतात आले तर त्यांच्या अनेक तथाकथित अनुयांना ते दूर लोटतील आणि माझा सच्चा मुसलमान म्हणून मु स्वीकार करतील त्याचप्रमाणे येशू ख्रिस्त माझा सच्चा ख्रिस्ती म्हणून स्वीकार करतील पश्चिमेकडे ख्रिश्चन धर्म शिल्लक नाही असता तर युद्ध झालंच नसतं गांधीजी म्हणत कवी त्यांच्या स्वनिर्मित स्वप्नील जगात राहतात पण ते स्वतः तरख्याचे गुलाम आहेत आणि चरखा अन्य कुणीतरी निर्माण केला आहे पण त्यांच्या विचारांच्या आणि भाषेच्या सौंदर्यानं तत्कालीन अनेक थोर माणसांवर खोलवरचा परिणाम झाला त्यांच्या लेखनातले अनेक परिच्छेद हे सिद्ध करतात की गांधीजी लेखणीच्या काही फटकारांमध्येच कशी जिवंत चित्र साकार करत म्हैसूरमध्ये एका पुरातन देवालयात मी एक दगडाची छोटी मूर्ती पाहिली ती माझ्याशी बोलली ती एक अर्धनग्न स्त्री होती आणि ती कामदेवाच्या बाणांनी विद्ध होऊन आपल्या वस्त्रांच्या चुन्यांशी जटापट करत होती तिच्या पायांशी एक मेलेला विंचू पडला होता तो विंचू पराभूत कामदेवाचं प्रतीक होतं तिच्या अंगातून विंचूदर्शासारखी कामवेदना स्पष्ट अनुभवाला येत होती तुम्ही ओरिसामध्ये हाडांचे सापळे पाहिले आहेत या गरीब अर्धपोटी उघड्या नागड्या माणसांमधून असे कलावंत होऊन गेले की ज्यांनी अस्थी शिंग आ आणि चांदीमधून चमत्कार घडवले आहेत तिथं जा आणि पाहून या की अशा ही नदीन शरीरातही असा आत्मा असतो की जो निर्जीव शिंगांमध्ये आणि धातूंमध्ये प्राण फुंकू शकतो गरीब कुंभारानं मातीतून काय चमत्कार करून दाखवला आहे ते पहा ते टीका नदी होतं छोट्या छोट्या टेकड्या झाडाझुडपांनी आच्छादित होत्या आणि त्यांच्या रांगेतून नदी वाहत होती नदी किनारा वाळूचा बनला होता चिखल्याचा नव्हता नदीच्या पाण्यातच व्यासपीठ उभारलं होतं व्यासपीठाच्या समोरच्या रस्त्यावर दुतर्फा 12,000 हजार स्त्रीपुरुष संपूर्णपणे शांत बसले होते पाटे पहाटेच मी बलबारमध्ये प्रवेश केला मी परिचित भागांमधून जात होतो तेव्हा अचानक मला एक नयाडी चेहरा भेटला मी गेल्यावेळीही याला भेटलो होतो अस्पृश्यतेविषयी चर्चा चालू असताना एक कर्कश आवाज ऐकू आला माझ्याशी बोलणाऱ्या लोकांनी सांगितलं आमी आपल्याला एक चालता बोलता जिवंत नयाडी दाखवतो त्याला सार्वजनिक रस्त्यावरून चालायला बंदी होती अन्वाणी दपकत दपकत तो शेतातून चालला होता मी त्याला जवळ बोलवलं घाबर, थरथरत तो आला मी त्याला सांगितलं माझ्यासारखा तुलाही रस्त्यावरून चालण्याचा अधिकार आहे तो म्हणाला असं नाही होणार ते शक्य नाही मी रस्त्यावरून नाही जाऊ शकत आपण मला आता हास्यविनोद करत आपल्याशी बोलताना पाहत पण या सगळ्या असण्या मागे तो नयाडी चेहरा माझी पाठ सोडत नाही मलवार मलवारमध्ये यात्रा करत असतानाही ही, ही आठवण मला सतत टोचत राहील